अध्याय सत्याऐशिवा वेदस्तुती परीक्षितानं विचारले भगवन ब्रह्म हे कार्य आणि कारणाच्या सर्वथैवपलीकडचे आहे सत्व रज आणि तम हे तिन्ही गुण त्यात नाहीतच वाणीने किंवा मनाने सुद्धा ते सांगता येत नाही दुसऱ्या बाजूला सर्व श्रुतींचा विषय तर तीन गुण हाच आहे अशा स्थितीत श्रुती निर्गुण ब्रम्माचं प्रतिपादन कसे काय करतात श्रीशुक म्हणतात भगवंतांनी जीवांना अर्थ धर्म काम आणि मोक्ष यांच्या प्राप्तीसाठी त्यांच्या ठिकाणी बुद्धी इंद्रिये मन आणि प्राणांची निर्मिती केली ब्रह्माचे प्रतिपादन करणाऱ्या उपनिषदांचे हेच ज्ञान पूर्वजांचे सुद्धा पूर्वेज असलेल्या सनकादी ऋषींनी स्वीकारले जो कोणी श्रद्धापूर्वक यांच श्रवण मनन करतो तो सर्व उपाधींपासून मुक्त होऊन परमकल्याण स्वरूप परमात्म्याला प्राप्त होतो याविषयी मी तुला नारायणांशी संबंधित एक कथा ऐकवतो ती कथा म्हणजे नारद आणि नारायण ऋषींचा संवाद होय भगवंतांच भक्त नारद एकदा निरनिराळ्या लोकांमध फिरत फिरत सनातन ऋषी भगवान नारायणांचे दर्शन घेण्यासाठी बद्रिकाश्रमात गेलि मनुष्य मात्राच लौकिक कल्याण आणि त्यानं मोक्षप्राप्ती व्हावी म्हणून भगवान नारायण या भारत या कल्पाच्या सुरुवातीपासूनच धर्म ज्ञान आणि संयम धारण करून तपश्चर्या करीत आह परीक्षिता एक दिवशी तला ग्रामवासी सिद्ध ऋषींच्या बरोबर होते। त्यावछी नारदांनी त्यांना प्रणाम करून हाच प्रश्न विचारला होता भगवान नारायणांनी सर्व ऋषी ऐकत असता जनलोकांमध्या पूर्वीच्या लोकांचा जो ब्रम्हविचार झाला होता तो नारदांना सांगितला भगवान नारायण म्हणाल नारद मुने, पूर्वी एकदा जनलोकांमध्ये राहणारे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र नष्टिक ब्रम्हचारी सनक सनंदन सनातन इत्यादी ऋषींचे ब्रह्मसत्र म्हणजे ब्रम्हविषयक चर्चासत्र झाले होते त्यावेळी तू माझ्या श्वेतद्वीपाधिपती आणि रुद्धांचे दर्शन घेण्यासाठी श्वेतद्वीपाकडे गेला होतास त्यावेळी तिथे ज्या ब्रह्माच्या विषयात श्रुती मौन धारण करतात त्यासंबंधी अतिसुंदर चर्चा झाली होती जो तुम्हाला आता विचारलास तोच प्रश्न त्यावेळी तिथे उपस्थित केला गेला होता सनक सनंदन सनातन आणि सनक कुमार हे चारही भाऊ शास्त्रीय ज्ञान तपश्चर्या आणि स्वभाव या याबाबतीत समान आहेत त्यांना शत्रू मित्र आणि उदासीन एकसारखेच वाटत त्यांनी आपल्यापैकी सनंदन यांना वक्ता म्हणून नियुक्त केले आणि अन्य भाऊ श्रोती झाले सनंदन म्हणाल पहाटे झोप घेत असलेल्या सम्राटाला जागे करण्यासाठी जसे त्याचे नोकर भाट, भांट त्याच्याजवळ येतात आणि त्यांचे पराक्रम आणि सु यशाचे गायन करून त्याला जागे करतात त्याचप्रमाणे जेव्हा परमात्मा आपणच निर्माण केलेल्या संपूर्ण जगाला आपल्यामध्ये लीन करून आपल्या शक्तींसहित झोपी जातो तेव्हा प्रलयाच्या शेवटी श्रुती त्यांचे प्रतिपादन करणाऱ्या वचनांनी त्यांना जागे करतात श्रुती म्हणतात ज्यांना कोणी जिंकू शकत नाही अशा हे प्रभो आपला जय जयकार असो जय जयकार असो आपण स्वभावतात सर्व ऐश्वर्यानी परिपूर्ण आहात म्हणून चराचर जीवांच्या आनंदमय अशा मूळ स्वरूपाला आच्छादित करून त्यांना बंधनात अडकवणाऱ्या त्रिगुणांना धारण करणाऱ्या मायेचा नाश करा प्राण्यांमधील ज्ञानादी सर्व शक्तींना जागृत करणारे आपणच आहात कधी आपण मायेच्या दारा जगाची उत्पत्ती करून सगुण रूप धारण करता तर कधी मूळ सच्छितानंद स्वरूपात रहता। आम्ही वेद आपले असेच वर्णन करतो ज्याप्रमाणे घटाधिकार्य मातीरूप कारणातून उत्पन्न होऊन त्यातच काय पावतात त्याप्रमाणे ज्या आपल्यामध्येच कोणताही बदल न घडता हे सारे इंद्रियांना करणारे विश्व ज्या आपल्यापासून उत्पन्न होऊन आपल्यातच विलीन होते आणि विश्व नसते तेव्हाही केवळ आपणच शिल्लक असता म्हणूनच वेद मंत्र आणि मंत्र दृष्टे ऋषी हे सर्व विश्व ब्रह्मच मानतात तसेच मनाचे चिंतन असो की वाणीचे उच्चारण तेही आपल्या संबंधीच आहे असे त्यांना वाटते कारण आपल्याशिवाय अन्य वस्तूच नाही ना जसे माणसांनी कोठेही पाय ठेवला तरी तो पृथ्वीभर ठेवला असेच होते मग तो लाकडावर ठेवो की दगडावर कारण हे सर्व पदार्थ पृथ्वी स्वरूपच आहे म्हणूनच हे त्रिगुणात्मक मायाधिपते विवेकी लोक सर्व लोकांचे सर्व पाप नाहीसे करणाऱ्या तुमच्या कथामृत सागरात डुंबत राहून सर्व प्रकारचे पापताप नाहीसे करतात धर्म घे पुरुषोत्तमा ज्यांनी आत्मज्ञानाने अंतःकरणातील विकार आणि काळामुळे उत्पन्न होणारे वार्धक्यादी दोष दूर केले आहे आणि त्यामुळे जे अखंड आनंद स्वरूप अशा आपल्या परमपदाला प्राप्त झालेले आहेत त्यांचे पाप ताप नाहीसे होती, यात काय शंका हे भगवन मनुष्य प्राणी जर तुमची सेवा करतील तरच त्यांचे जीवन सफल होय नाहीतर त्यांचे श्वाचोच्छवास म्हणजे लोहाराच्या भात्यासारखे आहेत आपल्या अनुग्रहामुळेच महतत्व अहंकार इत्यादी जड तत्वानी ब्रह्मांड रचले अन्नम यादी पाच कोशात त्या, -त्या, त्या आकाराने परंतु त्यांच्याशी लिप्त न होता राहून आपण त्यांना चैतन्यमय केले या पाच कोशांचा आधार असलेले ब्रह्मही आपणच आहात किंबहुना कार्यकारणात्मक विश्वासही पलीकडे असणारे आणि त्याच्या नाशानंतरही शिल्लक राहणारे साक्षीभूत सत्यत आपणच आहात ऋषींनी आपल्या प्राप्तीचे जे मार्ग सांगितले आहेत त्यापैकी मणिपूर चक्रात असणाऱ्या ब्रह्माची उपासना स्थुलदृष्टीचे साधक करतात जेथून सर्व नाड्या शरीरभर पसरल्या आहेत त्या हृदयात दहर ब्रह्माची उपासना आरुणी साधक करतात यानंतर त्या हृदयातून सुशुभ नाडी तुमच्या साक्षात श्रेष्ठ स्थान असलेल्या ब्रह्मरंध साधक तुमची उपासना करतात या साधकांना तिथे तुमचा साक्षात्कार झाल्यानंतर पुन्हा या संसारात यावे लागत नाही स्वतःच निर्माण केलेल्या निरनिराळ्या योनींमध्ये उपादान कारण रुपाने आपणच असून जीव रुपाने जणू प्रवेश केला आहे अग्नी जसा लहान मोठ्या लाकडामुळे लहान मोठा वाटतो त्याप्रमाणे त्या योनीत त्या राहण्यामुळे आपण लहान मोठे भासता म्हणूनच निर्मल अंतकरण असलेले निष्काम भक्त मिथ्या असणाऱ्या या सर्व योनीत सत्य सर्वत्र समान एकरस असे तुमचे स्वरूपच असल्याचा अनुभव घेतात स्वतःच्या कर्माने निर्माण केलेल्या या शरीरात राहणारा कार्यकारणरहित असा जो जीवात्मा तो सर्व शक्तीसंपन्न असं आपलेच स्वरूप आहे ज्ञानी लोक जीवाचा या वास्तविक स्वरूपाचा विचार करून या भूलोकात सर्व वेदोक्त कर्मांच्या समर्पणाचे स्थान आणि मोक्षस्वरूप अशा आपल्या चरणांची पूर्ण श्रद्धेने उपासना करतात कारण या जीवाला मीच ब्रह्म आहे हा साक्षात्कार होतो हे परमेश्वरा करण्यास अत्यंत कठीण अशा आत्मतत्वाचे ज्ञान करून देण्यासाठी अवतार घेणाऱ्या आपल्या चरित्ररूप अमृताच्या महासागरात पोहून जे आपले त्रिवेंद्रताप नाहीसे करतात त्यांना मोक्षाचीही इच्छा नसते इतकेच काय पण काही जण तर आपल्या चरणकमलांचे हंस बनून सेवा करणाऱ्या भक्तांच्या सहवासात राहण्यासाठी आपल्या घरादाराचाही त्याग करतात जर हे शरीर तुमच्या सेवेसाठी उपयोगात आणले तर तेच आपला आत्मा हितचिंतक आणि मित्र बनते शिवाय आपणही जीवाचे हितचिंतक मित्र आणि आत्मा असल्यामुळे त्याला भेटायला नेहमी उत्सुक असता अशी सर्वसोय सोय असूनही जीवांचे केवढे हे दुर्दैव कि ते आपल्या उपासनेत रमत नाहीत उलट शरीर घरदार इत्यादी विनाशी वस्तूत रमून स्वतःची अनोगती करून घेतात परिणामी त्यांच्या ठिकाणीच वासना जडल्याने पशुपक्ष्यादी क्षुद्र शरीरे त्यांना प्राप्त होतात आणि अभयंकर जन्म मृत्यू रूप प्रपंचातच ते भटकत राहतात योगीजन प्राण मन इंद्रिये यांचा निग्रह करून दृढ योगाभ्यासाने अंतःकरणात ज्या तत्वरूप अशी आपली उपासना करतात त्यास तत्वाला तुमचे शत्रू सुद्धा निरंतर तुमच्या स्मरणाने प्राप्त होतात शेष शरीराप्रमाणे असणाऱ्या तुमच्या बाहूंवर आसक्त होणाऱ्या स्त्रिया आणि तुमची चरणकमले नित्य धारण करणाऱ्या आम्ही श्रुती समदर्शी अशा तुमच्या दृष्टीने सारख्याच कारण योगाने असो द्वेषाने असो प्रेमाने असो की अद्वितीय भावनेने असो तुमचे स्मरणच तुमची प्राप्ती करून देणारे आहे हे भगवन अनादी आणि अनंत अशा ज्या आपल्यापासून प्रथम ब्रम्हदैव आणि त्यानंतर आध्यात्मिक आणि आधीदैविक देवगण उत्पन्न झाले त्या आपल्याला या जगात ज्यांचे जन्म मृत्यू त्याही नंतरचे आहेत त्यापैकी कोण बरे जाणू शकेल शिवाय ज्यावेळी आपण सर्व विश्व आपल्यात समाविष्ट करून झोपी जाता। त्यावेळी तर स्थूल सूक्ष्म जग काळाचा वेग किंवा शास्त्र काहीच नसते तर मग तुमचे ज्ञान कोणाला कसे होणार वैशेषिक पूर्वी नसलेले जग नवीन उत्पन्न झाले असे मानतात नैयायिक एकवीस प्रकारच्या दुःखांचा नाश हाच मोक्ष मानतात सांख्य अनेक मानतात मीमांसक कर्मफलाचा सत्य मानतात श्रुतीविरोधामुळे हे सर्व भ्रमात्मक ज्ञान आहे परमात्मा त्रिगुणात्मक आहे ही भेदबुद्धी तुमच्या बाबतीत अज्ञान मोदक आहे अज्ञानाच्या पलीकडे केवळ ज्ञानस्वरूप असणाऱ्या आपल्या ठिकाणी हा भेद कोठून असणार तुमच्या अधिष्ठानावर पुरुषापासून सर्व त्रिगुणात्मक जग मनामुळे नसूनही असल्यासारखे भासते आत्मज्ञानी मात्र हे सर्व विश्व आत्म्यापासून उत्पन्न झाल्यामुळे आत्म्याप्रमाणेच सत्य मानतात सोन्याचा दागिनाही सोने म्हणूनच स्वीकारतो ना तसेच आपल्यापासून उत्पन्न झालेले आणि आपण ज्यात प्रवेश केला आहे असे हे जग आत्मज्ञानी निश्चयाने आत्मरूपच मानतात सर्व चराचर हे आपले निवासस्थान आहे असे समजून जे तुमची सेवा करतात ते जन्ममृत्यूची पर्वा न करता मृत्यूच्या मस्तकावर पाय ठेवतात अर्थात मुक्त होता परंतु तुम्हारा जे दूर जाता, ते जरी विद्वान तुम्हें जनवर वे, तसे वेदवाणी रूपी दावे बता इतर ही पवित्र करता कारण भक्ति हीन विद्वा शब्द ज्ञान होते भक्त साक्षात्कार होते इंद्रियित आहत स्वयंप्रकाश आहत आपल्या ज्ञानाला इंद्रियांची जरुरी नाही साऱ्या प्राण्यांची इंद्रिये आपल्यामुळेच कार्य करतात म्हणूनच मायावेष्टीत ब्रम्हदेवासह हो सर्व देव आपली पूजा करतात आणि मनुष्यांनी दिलेले हव्य कव्यादी भक्षण करतात ज्याप्रमाणे मांडिकराजे प्रजेकडून कर घेऊन सम्राटाला देतात त्याचप्रमाणे सर्व देव त्यांना ज्या ज्या कार्यासाठी नेमलेले असेल ते ते कार्य तुमच्या भीतीने ते पार पाडतात कार्य करने हे कार्य करणे हीच तुमची पूजा आहे आणि मनुष्यांनी केलेली देवांची पूजा हे त्यासाठी देवाना मिळालेले वेतन आहे ही मायारहित प्रभू जेव्हा आपण मायेसह क्रीडा करू इच्छिता तेव्हा मायेचा संग नसलेल्या तुमच्या केवळ संकल्पाने मायेमुळे उत्पन्न होणाऱ्या सूक्ष्म शरीराने युक्त होऊन निरनिराळ्या चराचरांचा जन्म होतो आपल्या संकल्पाने निर्माण झालेल्या सृष्टीत जरी विषमता असली तरी त्याला कारण आपण नाही कारण आपण आकाशाप्रमाणे सर्वांशी सम असून परमदयाळू आहात आपल्याला कोणी स्वकीय नाही की परकीय नाही या सृष्टीच्या प्रारंभी वाणीला किंवा मनाला न करणारे आपण शून्यवत होता हे नित्य एकरस प्रभु जर जीव वास्तविक अनंत नित्य आणि अनि सर्वव्यापी असतील तर ते आपल्यासारखेच असल्यामुळेच आपण त्यांचे नियंत्रक होऊ शकणार नाही मात्र असे नसेल तरच आपण त्यांचे नियंत्रण करू शकाल उपाधीने का असेना पण जीवरूप कार्य ज्या परमात्म रूप कारणापासून निर्माण झाले ते कारण सर्व जीवांमध्ये असल्यामुळे परमात्माच सर्व जीवांचा नियंत्रण ठरतो जे लोक आपल्याला जाणले असे म्हणतात त्यांना आपण कधीच कळलेले नसतात पण जाणली जाणारी वस्तू प्रत्येकाच्या मतानुसार वेगळी ठरते आणि आपण तर नित्य एकरूप आहात प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही जन्मरहित असल्यामुळे यापैकी कोणीही एक जीव रुपाने जन्मले असे म्हणता येत नाही जर प्रकृती जीव रुपाने जन्मली म्हंटले तर जीव अचेतन ठरेल आणि पुरुष जन्मला म्हटले तर निर्विकार पुरुषात विकार उत्पन्न झाला असे होईल म्हणून वारा हे निमित्त कारण आणि पाणी हे उपादान कारण यापासून बुडबुडे तयार होता तसेच पुरुष आणि प्रकृती या दोहोंच्या संयोगाने जीव तयार होतात असे म्हटले पाहिजे त्यामुळेच हे सारे जीव अनेक प्रकारच्या नामरूपांसह परमकारणा तुमच्यामध्येच विलीन होतात जशा नज्या समुद्रात किंवा जसे सर्व फुलांचे रस मधात विलीन होतात हे प्रभु, तुमच्या मायेमुळे हे जीव जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत आहेत हे पूर्णपणे जाणून ज्ञानी लोक संसार निवर्तक अशा आपल्याला शरणी येतात जे आपल्याला अनुसरतात त्यांना संसारभर कोठून असणार मात्र ज्यांची भ्रुकुटी हाच तीन ऋतू असणारा काळ आहे तो आपल्याला शरण न येणाऱ्या भयभीत करतो पण आपल्याला शरण आल्यास संसाराचे वा काळाचे भय उरत नाही हे अजन्मा प्रभो ज्यांनी इंद्रिये आणि प्राण यांचा निग्रह केलेला आहे पण जे गुरुचरणांना शरण गेलेले नाहीत तर जर उच्चृंखल आणि अत्यंत चंचल अशा मनरूप घोड्याला ताब्यात आणण्याचा प्रयत्न करतील तर त्याचे त्यांना फक्त कष्टच होतील आणि त्यांच्यावर शेकडो संकटे येतील जशी नाबाड्याशिवाय नाव घेऊन समुद्र प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांची गत होते तशी त्या साधकाची गत होते सर्व स्वरूप असे, असे तुम्ही जीवांचा आत्मा असताना तुमचा आश्रय करणाऱ्या माणसाला आपत्यष्ट पुत्र शरीर पत्नी धन घर जमीन जुमला प्राण किंवा रथ इत्यादी गोष्टींची काय जरूर आहे याउलट आत्मसुख हे सत्य सुख आहे हे न जाणणाऱ्या आणि सुखासाठी मैथून आदी गोष्टींचा अवलंब करणाऱ्या अज्ञानी लोकांमुळातच नश्वर आणि निसार अशा या संसारातील कोणती वस्तू आनंद देऊ शकणार आहे या पृथ्वी तलावर हृदयात आपल्या चरणकमलांना धारण करणारे आणि त्यामुळेच ज्यांचे चरणतीर्थ पाप नाहीसे करते असे ऋषीसुद्धा अहंकार रहित होऊन अतिशय पुण्यमय अशा तीर्थांचा आणि आश्रमांचा आश्रय करतात माणसाने नित्य आनंदमय आत्मस्वरूप अशा आपल्या ठिकाणीच एक वेळ जरी मन लावले तरी ते पुन्हा मानसाचे विवेक वैराग्यादी गुण नाहीसे करणाऱ्या घराकडे फिरकत नाही, नाही। कारण आणि कार्य एकरूप असतात या नियमाप्रमाणे हे विश्व सतवापासून उत्पन्न झाल्यामुळे सत आहे असे म्हणावे तर ते तर्कशुद्ध ठरत नाही कारण जग हे असत्य आहे कारण आणि कार्य एकरूप असतात हा नियमही निरपवाद नाही जसा पिता आणि पुत्र यांच्यात कार्यकारण भाव असला तरी एकरूपता नसते काही ठिकाणी तर कार्य काल्पनिक असते जसे दोरी हे साप भासण्याचे कारण असले तरी त्या ठिकाणचे कार्य साप हा काल्पनिक असतो या ठिकाणी सर्पाभासाचे कारण केवळ दोरी नसून दोरीचे अज्ञान हेही एक कारण आहे याचप्रमाणे सतत्वाच्या ठिकाणी अज्ञानाने भासणाले हे जग असल्यामुळे ते सापाप्रमाणे मिथ्या किंवा काल्पनिक का आहे व्यवहाराच्या सिद्धीसाठी जग सत्य मानले तरी त्यामुळे काही बिघडत नाही त्यामुळे ब्रम्हद्वैताच्या पारिमार्थिकतेला बाध येत नाही पण जगाची सत्ता ही व्यावहारिक सत्ता आहे आणि ही अन्नपरंपरा अनादिकाळापासून चालू आहे अशा स्थितीत कर्मफल नित्य मानणारी तुमची वेदवाणी कर्मावर अत्यंत श्रद्धा ठेवणाऱ्या मंदमतींना भ्रमित करते वास्तविक वेद कर्मफलाला नित्य मानित नाहीत तर ते आत्मज्ञानाला पात्र नसलेल्यांना कर्माकडे प्रवृत्त करण्यासाठी कर्माची लक्षणावृत्तीने प्रशंसा करतात एवढेच हे विश्व उत्पत्तीच्या पूर्वी नव्हते आणि प्रलयानंतरही असणार नाही यावरून हे सिद्ध होते की मध्ये सुद्धा नित्य अशा तुमच्या अधिष्ठानावरच ते मिथ्या भासते म्हणूनच माती इत्यादी कारणांपासून उत्पन्न झालेला घडा इत्यादी कार्यद्रव्यांची जगाला उपमा दिली जाते म्हणजे वास्तविक विशिष्ट आकार आणि नाव असलेली मातीच तसेच विविध नावारुपांनी नटलेले विश्व म्हणजे एकमेवा द्वितीय परब्रह्मच पण अज्ञानी लोक मात्र मनाच्या या खोट्या कल्पना रूप जगाला सत्य मानतात तोच अज्ञानी जीव जेव्हा मायेमुळे अविद्येला कवटाळतो आणि त्यामुळे देहेंद्रियाला आपलेच खरे रूप समजतो तेव्हा त्याचे मूळचे नित्य शुद्ध बुद्धादी स्वरूप लोप पावते आणि तो जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत राहतो परंतु हे प्रभु, आपण मात्र सापाने काट टाकावी तसा मायेचा त्याग करता म्हणून आपले ऐश्वर नित्य आपल्याबरोबरच राहते त्यामुळे अष्टसिद्धीयुक्त अनंत ऐश्वर्यात आपण विराजमान राहता हे भगवंत अज्ञानी लोकांनी योगी होऊन सुद्धा जर आपल्या हृदयातील विषय वासनांना उखडून फेकून दिले नाही तर आपण त्यांच्या हृदयात असून सुद्धा एखाद्याने आपल्याच गळ्यातील मणी आठवण नसल्याने इकडे तिकडे धुंडाळावा त्याप्रमाणे ते, ते आपल्याला शोधत राहतात पण आपण त्यांना सापडत नाही जे लोक आपल्या इंद्रियांना तृप्त करण्यातच मग्न असतात त्यांना इहलोकी उपभोगासाठी द्रव्यार्जन इत्यादींशास्वी कष्ट करावे लागतात शिवाय जन्ममृत्यूपासून त्यांची सुटका झालेली नसते आणि आपले स्वरूप समजून न घेतल्यामुळे स्वतच्या वर्णश्रमा धर्मामध्ये उल्लंघन त्यांच्याकडून होते म्हणून परलोकात गेल्यावर नरकाची भीतीही राहते हे भगवंत आपले वास्तविक स्वरूप जाणणाऱ्या मनुष्याला आपण दिलेल्या पुण्य पापाच्या सुखदुःखरूप फळाची जाणीव होत नाही त्यावेळी विधीनिषेध प्रतिपादन करणारे शास्त्र सुद्धा त्याला लागू होत नाही शिवाय माणसांनी दररोज आपल्या प्रत्येक युगामध्ये केलेल्या उपदेशाचे करून, श्रवण करून त्या द्वारा तुम्हाला स्वतःच्या हृदयात प्रतिष्ठित केले त्यांनाही आपणच मोक्ष प्राप्त करून देता हे भगवन स्वर्ग इत्यादी लोकांचे अधिपतीच आपला थांग लावू शकलेले नाहीत असे नाही तर आपल्याला सुद्धा तो लागला नाही कारण जर आपल्याला शेवटच नाही तर तो कोण कसा जाणू शकेल प्रभू जसे आकाशात हवेमुळे धुळीचे अनंतकण उडत असतात त्याचप्रमाणे आपल्यामध्ये कालगतीनुसार उत्तरोत्तर दस पट सात आवरणांसहित असंख्य ब्रह्मांडे एकाच वेळी फिरत असतात आम्ही श्रुतीसुद्धा तुमच्या स्वरूपाचे तुमच्या व्यतिरिक्त वस्तूंचा हे नव्हे ते नव्हे असा निषेध करीत करी शेवटी तुमच्यापर्यंत येऊनच थांबतो भगवान नारायण म्हणाले अशा प्रकारे सनकादी ऋषींनी आत्मा आणि ब्रम्ह यांचे ऐक्य सांगणारा उपदेश ऐकून आत्मस्वरूपाला जाणले आणि स्वतः ते नित्यसिद्ध असूनही या उपदेशाने कृतकृत्य होऊन त्यांनी स्वनंदनाची पूजा केली अशा प्रकारे सर्वांचे पूर्वज असणाऱ्या त्या आकाशगामी महात्म्यांनी सर्व वेद पुराणे आणि उपनिषदांचे सार काढले आहे हे ब्रम्हदेवांच्या मानसपुत्रा तू सुद्धा श्रद्धायुक्त अंतकरणाने ही ब्रह्मविद्या धारण करून स्वच्छंदपणे पृथ्वी विहार कर ही विद्या माणसांच्या सर्व वासना भस्म करणारी आहे श्री शुक म्हणतात परीक्षिता संयमी ज्ञानी आणि काम आणि नैष्ठिक ब्रम्हचारी अशा नारदानी भगवान नारायणांनी केलेला उपदेश श्रद्धेने ग्रहण करून म्हटलं भगवान परमपवित्र कीर्ती असणाऱ्या श्रीकृष्णांना नमस्कार असो आपण सर्व प्राण्यांच्या मोक्षप्राप्तीसाठी रमणीय कलावतार धारण करता नारदानी अशा प्रकारे आदि ऋषींना आणि त्यांच्या शिष्यांना नमस्कार करून माझे साक्षात पिता असलख्खा कृष्णद्वैपायनांच्या आश्रमाकड त्यासांनी त्यांचा यथोचित सत्कार कला आसनावर बसल्यावर नारायणांच्या तोंडून जे काही ऐकले होते ते सर्व नारदांनी त्यांना सांगितल राजन मन वाणीच्या पालीकड असणाऱ्या गुणरहित अशा परमात्म्यामध मनाचा प्रवेश कसा होतो हि तुझ्या प्रश्नाच उत्तर मी तुला सांगितले भगवानच या विश्वाचा संकल्प करतात तसेच त्याच्या सुरुवातीला मध्ये आणि शेवटी तेच असतात प्रकृती आणि जीव या दोघांचे ते स्वामी आहेत तेच ही सृष्टी निर्माण करून जीवाबरोबर हिच्यामध्ये प्रवेश करतात आणि शरीरांची निर्मिती करून तेच त्यांचे नियंत्रण करतात गाढ झोपेत मनुष्य ज्याप्रमाणे शरीराचे अनुसंधान सोडतो त्याचप्रमाणे ज्यांची प्राप्ती झाल्यावर मायेतून मुक्त होतो अशा चिन्मात्र स्वरूपाने मायेचा निराश केलेल्या संसार भय दूर करणाऱ्या श्रीहरींचे निरंतर चिंतन करीत राहावे अध्याय सत्याऐशिवा समाप्त